पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे निवड पंधरा दिवसानंतर पुण्याला जेव्हा परत आलो तेव्हा सातारच्या हकीगती कळू लागल्या शिरवडे स्टनच्या जळीताच्या खटल्यातील बहुतेक सर्व लोक पकडले गेल होते श्री सदाशिवराव पेंडारकर आणि त्यांच्याबरोबर असलखा त्यांचे सर्व साथीदार यांना पकडून त्यांच्यावर खटले सुरू झाले होते या आरोपीमध्ये माझा भाचा बाबूराव कोतवाल हाही होता जिल्ह्यातील माझ्या गैरहजेरीत श्री आत्माराम बापू जाधव आणि श्री बाबूराव काळे मालंदनकर हे माझ्या जवळचे कार्यकर्तेही पकडले गेले त्यांचा पोलिसांनी अनन्वित छळ केला त्यांच्या कहाण्या जेव्हा मी ऐकल्या तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला त्या हकीगती त्यांच्या तोंडूनच मी पुढे ऐकल्या तो सगळा छळ त्या मंडळींनी सहन केला तो माझ्यासाठी आणि त्यांच्या राष्ट्रनिष्ठपोटी त्यांना प्रमुख प्रश्न विचारला जात असे की मी कुठे आहे सुदैवाने त्यांना माहीत नव्हते की मी कुठे आहे त्यामुळे ते काही सांगू शकले नाहीत ज्या तऱ्हेचा छळ होत होता त्यामुळे मन कितीही बळकट असले तरी शरीर थकून जाते आणि माणसे बोलायला लागतात मी कुठे आहे कोणत्या गावात आहे याची त्यांनाच माहिती नसल्यामुळे ते बिचारे काय सांगणार शिरवडे स्टेशनच्या जळीत्याच्या खटल्याचा निकाल लागला आणि श्री सदाशिवराव पेंढारकरांना सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली त्यांच्या साथीदारांना कुणाला चार वर्ष तर कुणाला तीन वर्ष अशा तऱ्हेच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या इतका छळ झाला किंवा या शिक्षा झाल्या तरी ही तरुण मंडळी काही दबून गेली नव्हती असे मला निरोप येत होते मी पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही क्षेत्रात भूमिगत पद्धतीने काम करत होतो आणि नवे संपर्क जोडायचा प्रयत्नही करत होतो अशावेळी एक दिवशी मे महिन्याच्या मध्यात मला फलटणून निरोप आला की सौ वेणुबाईची प्रकृती फार बिघडली असून ती मरणोन्मुख आहे तो संबंध दिवस आणि रात्र मी काही झोपू शकलो नाही माझे कर्तव्य काय याचा मी माझ्या मनाशी विचार करू लागलो कुटुंबासाठी माझी काही जबाबदारी आहे की नाही या एका विचाराने मी अस्वस्थ झालो आणि दुसऱ्या दिवशी रात्री फलटणला जाण्याचा निर्णय केला रात्री भाड्याची टॅक्सी करून मी फलटणला निघालो मुंबईहून मी उक्तच जाऊन आल असल्यामुळे मतजवळ थोडे पैसे होते रात्री आठला टॅक्सी काढून निघालो तो ती निरा स्टेशनजवळ बंद पडली गाडीमध्ये काही बिघाड झाला होता पहाट होत आली तरी काही दुरुस्त होईल असे चिन्ह दिसेना तेव्हा मी मोठ्या अडचणीत पडलो काय करावे समजत नव्हते सुदैवाने टॅक्सी ड्रायव्हरच्या खटपटीत यश गाडी सुरू झाली आणि आम्ही पुढे फलटणला निघालो पंचवीस तीस मैलांचे जेवढे अंतर होते तेवढे कापून जवळजवळ सूर्योदयापूर्वी फलटणच्या घरी जाऊन पोहोचलो माझा पहिला बेत असा होता की रात्री घरी जाऊन वेणुबाईला भेटून पहाटेसच तेथून परत फिरायचे परंतु आता ते शक्य नव्हते मी टॅक्सीवाड्याचे पैसे देऊन त्याला परत पाठवून दिले आणि मी फलटणमध्येच थांबलो मी फलटणला आल्याचा वेनुबाईच्या प्रकृतीवर चांगला परिणाम झाला तिचा मनाचा धीर वाढला तिचा आजार जसा आजा शारीरिक होता तसा तो मानसिक पण होता मी तिला कबूल केले की आजचा दिवस येथे राहीन व रात्री निघून जाईन फल्टन इथं डॉक्टर बर्वे म्हणून प्रसिद्ध देशभक्त होते मी त्यांना बोलावून घेतले मला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला मी त्यांना सगळी परिस्थिती आणि माझी मनस्थिती सांगितली मी त्यांना सांगितले कुणातरी चांगल्या डॉक्टरांकडे ही केस सोपवून जावं म्हणून मी येथे आलो आहे तुम्ही वेणुबाईची काळजी घ्या त्यांनी कबूल केले आणि तो दिवस मी तिथे थांबलो माझ्या कल्पनेनिथे आल्याची माहिती फारस सोड्यानं असावी पण सांगता येत नाही आजूबाजूच्या घरातील कोण्या मंडळींनी मला पाहिले असले पाहिजे कारण दुसऱ्या दिवशी दुपारच्या प्रहरी वेणुबाईची काळजी घेत बसलो असताना फलटण संस्थानच्या पोलिसांनी माझ्या सासूरवाडीच्या घराला वेढा घातला माझा धाकटा मेहून बाबासाहेब मोरे तेव्हा फलटणमध्येच होता त्याने मला येऊन सांगितले की पोलीस आलेत मी समजून चुकलो की माझे भूमिगत आयुष्य संपले मला फक्त आता एवढीच काळजी होती की माझ्या अटकेचा परिणाम वेनुबाईच्या प्रकृतीवर काय होतो कारण पोलिसांनी येऊन तिच्या देखतच मला अटक केली मी तिची समजूत घातली मला काही होणार नाही तू काळजी करू नकोस आता तू आपल्या प्रकृतीची काळजी घे आणि फलटणमध्ये फार वेळ न थांबता कराडला आईकडे जा तिची प्रकृती बरी नव्हती पण तिने माझ्या अटकेचा झालेला प्रकार मोठ्या धैर्याने सहन केला आणि त्या रात्री फल्टन संस्थांनी बांधलेल्या नव्या जेलखान्यामध्ये पहिला राजबंदी म्हणून माझा मुक्काम झाला आश्चर्य असे की त्या रात्री मी जेलमध्ये गाड झोपी गेलो दहा महिन्यांचे माझे भूमिगत जीवन संपुष्टात आले होते माझ्या जबाबदारी आणि चिंता संपल्या होत्या आता सरकारच्या हाती काय असेल आणि ते जे करतील ते पाहत राहायचे असा मोकळा विचार माझ्या मनात येऊन गेला तिसऱ्या दिवसापासून सातारा जिल्हा आणि पुणे सर्कलमधील सीआयडीचे प्रमुख पोलीस अधिकारी माझ्या उलट तपासणीसाठी मला येऊन भेटू लागले मला वाटले होते हे वरिष्ठ अधिकारी मला काही हुशारीने प्रश्न विचारतील त्यांना काही राजकीय विचारांची पार्श्वभूमी असेल असा माझा समज होता परंतु त्यांचे प्रश्न मला निर्बुद्धपणाचे वाटले चळवळीत काम करणाऱ्या माणसांची नावे विचारणे त्यांची ठिकाणी विचारणे असे अगदी मामूली प्रश्न ते मला विचारत बसले होते मला वाटले होते या चळवळीचे रुपांतर कसे कसे होत आहे वगैरे जाणून घेण्याची त्यांना इच्छा असेल पण तसे काही दिसले नाही त्यामुळे माझी सोय झाली ते माझा छळ करतील अशी शंका मला वाटत नव्हती परंतु कोण जाणे त्यांच्या मनात आले तर ते काहीही करतील असे केव्हा मनात येऊन जाईल पण शेवटी तसा काही प्रकार झाला नाही मी जेलमध्ये आहे असे समजल्यानंतर कराडून आई मला भेटायला आली मी जेलच्या प्रमुक अधिकाऱ्यांना विनंती केली की मी जेव्हा माझ्या आईला भेटेन तेव्हा तिथे कोणी हजर असता कामा नाही ती दुखाने भरून गेलेली आहे तिला मोकळे व्हायचे आहे म्हणून तेथे कोणी तिसरा माणूस असणे बरे नाही तो जेलचा अधिकारी माणुसकी असणारा होता त्याने सांगितले की मी तशी व्यवस्था करतो मी जवळजवळ सहा महिन्यांनी आईला भेटत होतो दादांच्या मृत्यूचे दुःख तिने आक्रांत करून हलके केले मी तिची समजूत घातली माझी प्रकृती बरी आहे असे पाहून आईला त्यातल्या समाधान झाल आणि या त्या त्या त्या त्या त्या त्या दुखात मी इतके दिवस माझ्या आईला भटलो नव्हतो ही जी माझ्या मनाला लगून राहिलेली टोसणी होती ती कमी झाली आठ दहा दिवस मला फलटणच्या जेलमधे रहावे लागले नंतर ते मला सातारा जेलमधून गाज्यावर खटले भरावे की मला स्थानबद्ध म्हणून पाठवाव असा काहीतरी सरकारी अधिकाऱ्यांमध संवाद चालू होता असे मला नंतर कळल जवळजवळ दोन आठवड़ मी साताराच्या जेलमधलो त्या जेलमध असलिल्ह्यातले बरेकर्ते सत्याग्रही भ पण अधिकाऱ्यांनी मला त्यांच्या कुणाच्याही समतीत ठडल दरोडेखोर म्हणून नामांकित असलखि म्हातारबा रामोशी कोतावडेकर यांच्या खुलीत मला त्यांनी ठवल म्हातारबा रामोशी यांचे नाव मी ऐकून होतो माझ्यापक्षा पाच एक वर्षांनी ति वयानि मोठ किंचितचा सावळा वर्ण सहा फुटांपेक्षा जास्त उंची अंगकाठी सडसडीत बोलणे अतिशय प्रौढ अंगावरच कपड़ पांढर स्वच्छ ब्राह्मणी पद्धतीने नेसलिधोतर ह्या माणसाच्या पोशाखातील वैशिष्ट्य पाहून मला मोठी मजा वाटली दोन दिवसात त्यांचा माझ्यात मैत्री झाली मी म्हातारबांना त्यांच्या धंद्यातील कौशल्याबद्दल काही प्रश्न विचारले माझेही नाव ते ऐकून होते त्यांनी माझ्याजवळ फार मोकळे निवेदन केले ते चौघेजण भाऊ होते दरोडे टाकण्याचे त्यांचे काम पिढीदात चालू होते त्यांनी मला त्यांच्या धंद्याचे काही नियम सांगितले आणि मला आश्चर्य वाटले की दरोडे घालण्यासुद्धा काही नियम असतात ते नियमाने कायदे मोडतात हा एक मला नवा अनुभव होता त्यांनी सांगितले की दरोडे घालण्यापूर्वी पंचांग ते दिवस ठरवत दिशा ठरवत असत आणि मग योग्य त्या ठिकाणची पाहणी करत असत पण ठिकाण ठरवताना त्यांचा एक महत्वाचा नियम असा होता की ज्या पोलीस स्टेशनखाली त्यांचे गाव आहे त्या आणि शेजारच्या पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन दरोडे घालायचे स्त्रियांच्या अंगावर हात टाकायचा नाही आणि दरोड्यातून मिळालेल्या मिळकतीपैकी चौथा हिस्सा गोरगरिबांना वाटून टाकायचा हे सर्व नियम त्यांनी दोन पिढ्यातरी पाळले होते एका आठवड्यानंतर मला म्हातर्वांच्या खोलीतून काढून इतर कार्यकर्त्यांबरोबर ठेवले कारण त्यांनी बघितले की माझी आणि म्हातर्वांची चांगलीच दोस्ती झाली आहे त्यांना ते कदाचित योग्य वाटले नसेल कार्यकर्त्यांच्या खोलीत गेल्यानंतर मग तुरुंगातले गांधीप्रणित वातावरण खोलीत सुरु झाले पहाटे साडेचार वाजता उठून प्रार्थना म्हणाव्यात रघुपती राघव भजन करावे आणि त्या वातावरणामध्ये डोळे झाकून स्वस्थ वसावे जरू काही समाधीस्त होत आहोत अशा भावनेने माझे फक्त दोनच आठवडे सातारा जेलमध्ये गेले परंतु मला त्याची चांगलीच आठवण रहावी असे ति दिवस होते म्हातारवाची आणि माझी त्यानंतर कधीच गाठ पडली नाही पण त्यांचा लौकिक मी पुणे आयकत राहिलो होतो सातारून पुणे मला कराडला घेऊन ग्रा तोपर्यंत सरकार निर्णय झाला होता की मला स्थानबद्ध न करता माझ्यावर खटले भरावेत त्यासाठी ऑगस्ट एकोणीसशे मध्ये तांबवे इथील सभेत मी केलेल्या भाषणाबद्दल माझ्यावर खटला दाखल करण्यात आला खटला अर्धा तास चालला खटल्यात केलेले आरोप मी मान्य केले कारण ते खरे होते सहा महिन्यांची सक्त मजूरची शिक्षा मला देण्यात आली आणि माझा पेशा वकिलीचा असल्यामुळे न्यायाधीशांनी मला बी वर्ग दिला चार सहा दिवसांनी माझी एरवडा जेलला रवानगी झाली यावेळी मात्र कॅम्प जेल किंवा इतरत्र कोठे नेता जो प्रमुख जेल होता त्याच्या अवाढव्या दरवाजातून मी प्रथमच आहात गेलो हो। आणि तिथल्या एका आवारामध्ये बी क्लास राजमंद्यांसाठी ज्या राहुट्या बांधल्या होत्या त्यामध्ये माझी रवानगी केली मला आश्चर्य वाटले की जेलमध्ये आल्यानंतर रावट्यामध्येच राहण्याचा माझा योग दिसतो आहे एकोणीशे बत्तीस सालीही मी हो अशा स्तंभूत राहिलो होतो आता पुन्हा तशीच एक राहोटी माझ्यासाठी देण्यात आली होती या आवारातील राजबंद्यांची ही रावटीची वसाहत म्हणजे एक छोटेसे खेडेगाव होते प्रत्येकाला एक राहुटी अशा हिशोबाने आम्ही तिथे वीस एक राजबंदी असू जुने शिक्षा संपलेले लोक जात असत नव्हे असत असा नित्यक्रम सुरु होता मी ज्यावेळी गेलो त्यावेळी ला मुदतीचे शिक्षा झालेले बरेच प्रमुख कार्यकर्ते तेथे होते श्री सदाशिवराव पेंडारकर तिथे होते श्री स्वामी रामानंद तिथे होते माझे सोलापूरचे मित्र श्री पुल्ली तिथे होते ही सर्व मंडळी तेथि असल्यामुळे ओळखीच्या घरी गेल्यासारखे वाटत होते श्री सदुभाऊंच्याकडून त्यांच्या खटल्याच्या हकीगती ऐकल्या त्यांना झालेल्या ला मुदतीच्या शिक्षेचा त्यांच्या मनावर किती परिणाम झाला आहे असे मी विचारले त्यांनी सांगितले शिक्षा कमी जास्त असल्या तरी आपण सर्वजण एका चळवळीतले आहोत सर्व शिक्षा पुरी होईपर्यंत जेलमध्ये राहावं लागेल असं मला वाटत नाही अकरा वर्षापूर्वी मी जेलमध्ये असताना माझा जो अनुभव होता तो आणि यावेचा अनुभव यात पुष्कळ गुणात्मक फरक होता असे म्हटले पाहिजे त्यावेळी मला नवीन शिकण्याचा ध्यास होता मन पुष्कळ संस्कारक्षम होते आता तसा मी राहिलो नव्हतो माझी काही निश्चित मते धोरणे बढत चालली होती आवडीनिवडी नक्की होत चालल्या होत्या माझ्या राजकीय अनुभवामध्ये खूपच भर पडली होती त्यामुळे हा पाच महिन्यांचा ब वर्गाचा जेलचा अनुभव मला काहीसा वेगळा वाटला नेहमीप्रमाणे याही जेलमध्ये वाचण्याची व्यवस्था उत्तम होती आमच्या आवाराच्या शेजारीच पहिल्या वर्गातील स्थानबद्धांचा कॅम्प होता त्यांच्याकडूनही आमच्याकडे पुस्तके येत असत मी ज्यावेळी या जेलमध्ये गेलो तेव्हा तिथे आलेल्या काही मंडळीत एका पुस्तकावर विशेष चर्चा चालू होती ते लोकप्रिय झालेले पुस्तक म्हणजे आर्थर कोस्लरचे डार्कनेस एट नून ही कादंबरी या कादंबरीवर वाचकांच्या उड्या पडताना मी पाहिले, पुस्तक हातात यायला वेळ लागला पण मी ते तोट्या उत्सुकतेन वाचल कम्युनिस्ट राजवटीन कलि राजकीय छळाची ती एक हृदयद्रावक कहाणी होती या कादंबरीत कम्युनिस्ट रशियाच मानवी मूल्य संपलेली राजवट अशा तऱ्हे चित्र रंगवले ग पुस्तक कलापूर्ण आहे लेखकाच्या तळमळीबद्दल कुणाला शंका येणार नाही पण हे पुस्तक वाचून त्याचा माझ्यावर जो परिणाम राहिला तो हा की हे काहीसे प्रचारकी थाटाचे पुस्तक आहे अर्थात हे माझे मत मला माहीत होते की अनेकांना ते आवडणार नाही आर्थर कोस्लरबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे परंतु एका देशातल्या राजकीय परिस्थितीचे निदान एखाद्या कादंबरीच्या रुपाने करता येणे शक्य नाही आजही पाठीमागे वळून पाहताना स्टालिनने युद्धाच्या काळात दडपशाहीचे जे भयानक सत्र सुरू केले होते त्याचे कोणी समर्थन करणार नाही पण ही गोष्ट खरी की त्यावेळी आम्ही जेलमध्ये हे पुस्तक वाचत होतो त्याच त्याचवेळी चाललेल्या भयानक जागतिक युद्धामध्ये स्टालिनच्या नेतृत्वाखालीच रशियन सेना महाअपराक्रम करून फॅसिझमच्या पराभवाची शक्यता निर्माण करत होती मी माझे मत आमच्या कॅम्पमधील काही मंडळींशी बोललो त्यांनी स्टालिनच्या आताच्या युद्धकाळातील कार्याचे महत्व मान्य केले पण खटल्याची सत्र सुरू करून सहकाऱ्यांना मृत्यूची वाट दाखवणाऱ्या स्टालिनचं समर्थन करणं केवळ अशक्य आहे मी म्हटले ही रास्त प्रतिक्रिया आहे ऐतिहासिक परिस्थिती आणि माणसं यांचं मूल्यमापन करताना एक घटना किंवा काही घटना एकत्र करून त्यांचं एक आग्र दाखवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ऐतिहासिक मेमांसा होणार नाही एवढंच मला मर्यादित स्वरूपाचं म्हणायचं होतं आणि स्टालिनच्या व्यक्तिमत्वाचे वस्त्रहरण पुढे रशियन राजकर्त्यांनीच विशेषत क्रुशचेव यानी आपल्या कारकीर्दीत करून इतिहासाला योग्य वळण दिले ही गोष्ट कबूल केली पाहिजे डार्कनेस अट नून या कादंबरीच्या वाशनामुळे आमच्या त्या छोट्याशा कॅम्पमधे झालेली वैचारिक वादळ अजून मनाशी येतात म्हणून त्यांचा येथे उल्लेख कला आहे मला आता इथे बरेच दिवस रहावे लागणार असा हिशेब करून होतो कारण सहा महिन्यांनी माझी शिक्षा संपल्यानंतर सरकार काही मला सोडेल असे वाटत नव्हते पुन्हा प्रतिबंधक कायदाखाली डांबून ठेवण्याचा प्रयत्न जरूर होईल तेव्हा योजनापूर्वक काहीतरी वाचले पाहिजे असे मी ठरवले म्हणून इंग्लंडची औद्योगिक क्रांती फ्रान्सची राज्यक्रांती आणि त्याचप्रमाणे रशियाची राज्यक्रांती यासंबंधीचे वाङ्मय मिळवण्याचा प्रयत्न केला प्रयत्नांती चारसा पुस्तके मिळाली ती मी त्या पाच महिन्यात वाचली आणि त्यामुळे जागतिक इतिहासाचे एक पुरेपूर चित्र डोळ्यापुढे पुन्हा ताजे झाले एकोणीसशे त्रेचाळीस सालच्या चालू युद्धाच्या घटनासंबंधीच्या चर्चाही आठवतात युद्धामध्ये अमेरिका रशिया इंग्लंड यशस्वी होतील अशी यावेळी फक्त आशा व्यक्त होत होती कारण त्यावेळी लढणाऱ्या देशांनी विशेषतः दोस्त राष्ट्रांनी युरोपमध्ये दुसरी लष्करी आघाडी उघडावी अशी रशियाच्या मनात प्रबळ इच्छा होती आणि ती आघाडी सुरु होत नाही त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंकाही व्यक्त करत होत या बातम्या वृत्तपत्रातील लेखातून हळूहळू बाहेर येत होत्या मला कबूल केले पाहिजे की माझ्या मनात रशियाबद्दल विलक्षण सहानुभूती होती आणि दोस्त राष्ट्रे काही कावेवासपणाने ही दुसरी आघाडी उघडण्याचे टाळत तर नाहीत ना अशी शंका माझ्या मनात येत होती या युद्धासंबंधाने माझ्या मनात काय विचार होत याची नोंद व्हावी त्यासाठी मी एवढ लिहिले आहे श्री सदुभाऊ पेंडारकर मी आणि रामानंद भारती यांच्यामधे सातारा जिल्ह्याच्या परिस्थितीसंबंधाने खूप तपशीलवार चर्चा होत असत मी त्यांना मुंबईत माझी गाठ पडलेल्या मित्रांच्या मुलाखतींची माहिती सांगितली आणि साताचा लढा हा थांबणार नाही आम्ही कुणीही तुरुंगात आलो असलो तरी हा लढा मागे पडणार नाही नवे, -नवे कार्यकर्ते आणि निष्ठनिलढाईला उभी राहिल हा झगडा चालू ठेवतील मात्र या लढ्याचे स्वरुप बदलत चालले आह जरूर तर वापरून हा आक्रमक लढा चाल असं मी माझ निदान सांगितल सरकारला मदत करणाऱ्या आणि लोकांच्या जीवनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा देण्याचा प्रयत्न हे पत्री सरकार निश्चित करेल अशी माझी जी जाण होती तीही मी या मंडळींना सांगितली यातून निश्चित काय या यासंबंधाने ही सर्व मंडळी चिंता व्यक्त करत असत मी सांगितले त्याची चिंता तुम्ही व मी करून काय उपयोग जो रणभूमीत उभा आहे तो त्याचे निर्णय घेईल आणि किसनवीराबा आणि त्यांचे इतर सहकारी शेवटी काही राष्ट्रीय मूल्यांवर विश्वास ठेवून काम करणारी माणसं असल्यामुळे ती या चळवळीला चुकीच्या मार्गानं भडकडू देणार नाहीत असा मला विश्वास आहे श्री सदुभाऊ पेंडाळकर यांना माझ्यासारखेच वाटत होते ते म्हणाले जोपर्यंत लढा संपलेला नाही तोपर्यंत लढा चालवण्यासाठी काही विचारांच्या मर्यादा ठेवून जितकं जास्तीत जास्त पुढे जाता येईल तितकं जाण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही आपण जे लोक तुरुंगात आलो आहोत ते एका अर्थाने सुरक्षित आहोत त्या सर्वांचे प्राण तिथे धोक्यात आहेत तेव्हा आपण त्यांना नैतिक पाठिंबा दिलाच पाहिजे सदुभाऊंचे हे म्हणणे बरोबर आहे असे मलाही वाटले अशा तऱ्हेच्या चर्चात आणि वाचनात माझ्या शिक्षेचे पाच महिने केव्हा निघून गेले ते मला सुद्धा नाही आणि एके दिवशी सकाळी ऑफिसमधले लोक मला येऊन सांगू लागले की तुमची शिक्षा संपलेली आहे व तुमचे सुटका झाली आहे आणि आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येथे आलेलो आहोत मी त्यांना म्हटले सरकारकडून प्रतिबंधक कायद्याखाली काही हुकूम तर आला नाही ना ते म्हणाले आमच्याकडे काही हुकूम वगैरे आला नाही तेव्हा तुम्हाला सोडून देणं आम्हाला भाग आहे सदुभाऊ म्हणाले प्रतिबंधक कायद्याचा हुकूम आला नाही ही काही वाईट गोष्ट नाही तुम्ही जरूर जा जेलमध्ये राहतो म्हटले तरी राहता येत नाही अशी काहीशी माझी मनस्थिती झालेली होती मी माझ्या सगळ्या राजबंदी मित्रांचा निरोप घेऊन एरवाडाच्या जेलमधून बाहेर पडलो सरकारने दिलेले प्रवासाचे वॉरंट बरोबर घेऊन रेल्वेत बसून निवांतपणे कराडला जाऊन पोहोचलो आणि एकोणीशे सालच्या जा जानेवारीच्या सुमारास मी कराड स्टेशनवरून एका टांग्यात बसून जेव्हा कराडमध्ये जाऊ लागलो तेव्हा मला असा प्रवास करताना पाहून रस्त्यात भडणाऱ्या सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला होता ते माझे स्वागत करत होते मी घरी गेलो आणि सुमारे वर्षभरानंतर घरातील सर्व मंडळींना मोठ्या प्रेमाने भेटलो गणपतरावांची सुटका होऊन तेही घरी परत आले होते परंतु तुरुंगातून बाहेर येताना त्यांनी एक जबरदस्त आजार आणला होता जेलचे जे जीवन सहन न झाल्यामुळे म्हणा किंवा त्यांनी केलेल्या चिंतामुळे म्हणा जेलमध्ये असतानाच त्यांना क्षयाचा विकास झडला होता आणि ते परत आल्यानंतर त्यांनी डॉक्टराला वगैरे दाखवून निश्चित निदान करून घेतले होते परंतु प्राथमिक अवस्था हे बरे होईल असा डॉक्टरांचा सल्ला होता मी बाहेर कुणाला दाखविले नाही पण या बातमीने मला कैसा धक्का बसला मी अनपेक्षितपणे अगोदर सुटून आल्यामुळे पुढे काय करावे याचा अजून निर्णय झाला नव्हता स्वाभाविकपणे कार्यकर्ते अजूनमधून भेटायला येत होते त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यांना साधेपणाने पुढे कसे गेले पाहिजे हे सांगत होतो या प्रकारे दोन तीन आठवडे गेले आणि नंतर सौ वेणूबाईंच्या आग्रहामुळे ती मी आम्ही दोघेही दोन दिवसांच्या करता फलटणला गेलो आश्चर्य असे की फलटणमध्ये असतानाच पुन्हा सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याचे वॉरंट माझ्यावर बजावण्यासाठी ज्या ठिकाणी मला पहिल्याप्रथम पकडले होते त्याच ठिकाणी आले सौ वेणूबाईला धक्काच बसला तिला वाटले की मी फलटणला आलो म्हणजे मला पकडले जाते मी तुम्हाला फलटणला यायचा कशाला आग्रह केला असे ती दुःख करू लागली मी तिला समजावले आणि तिच्यासह परत कराडला निघालो मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले मी माझ्या पत्नीला घरी सोडीन आणि जिथे तुमच्या ताब्यात देईन तोपर्यंत तुमचा बंदोबस्त माझ्याभोवती ठेवायला माझी काही हरकत नाही त्याप्रमाणे घडले आणि माझा एरवड्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला या खेपेला मला ब वर्ग दिलेला नव्हता एरवड्याच्या क वर्गाच्या कैद्यासाठी जे तिसरे वर्तुळ आहे त्यामध्ये एका बडाकीत माझी रवानगी या बराकेत असताना मला जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते मित्र भटले मला आठवत की श्री आत्माराम जाधव हरिभाऊ लाडनी असे अनेक कार्यकर्ते तिथले आत्माराम बापूंनी झालखा छळाची कहाणीवडा येथेच सांगितली त्याच आवारातील आमच्या समोरच्या बराकेमध्री नाहागोरे आणि त्यांच इतर सहकारी होत्यांची आमची अधूनमधून भेट होत अस तिसऱ्या सर्कलमधे मी तीन महिने काढले असतील या तीन महिन्यांमध्ये माझे काही विशेष वाचन झाले नाही मला कार्यकर्त्यांचा सहवास लाभला होता त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणे माझे अनुभव सांगणे त्यांचे अनुभव ऐकणे यातच आमचा सारा वेळ निघून गेला या तीन महिन्यात माझी प्रकृती फारशी चांगली राहिली नाही घराकडून गणपतरावांच्या प्रकृतीची बातमी येत होती डॉक्टरांकडून ते औषध पाणी घेत होते आणि घरसंसार चालण्याचा प्रयत्न करत होते माझ्या मनात विचारसंघर्ष सुरू झाला की माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचा किती छो होऊ देणार आह दादा गेल गणपतराव गंभीर रोगाने आजारी आहेत सौ वेणूबाईंची प्रकृती बरी नाही आई काही न बोलता सर्व सहन करत होती पण ती दुःखी आहे माझ्यापासून तिने खूप अपेक्षा केल्या असतील परंतु मी तिची कुठलीच अपेक्षा पूरी केली नाही मनातील हा जो विचार चालू होता तो मी माझ्या जेलमधल्या मित्रांशीही बोललो एकोणीशे साल पुढे पुढे जाऊ लागले लढाईनेही हिलरविरोधी आक्रमक रूप धारण केले होते युरोपमधील दोस्त राष्ट्रांची दुसरी जबरदस्त आघाडी उघडण्याची सर्व चिन्हे दिसत होती त्यामुळे युद्धाचा निर्णय फॅसिझम विरोधी लागणार असे निश्चित वाटू लागले आणि यामुळे वर्षभरात भारताच्या राजकारणामध्येही महत्वाचे बदल घडतील अशा गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या या सर्व राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबासाठी मी काहीतरी केले पाहिजे असे विचार माझ्या मनात घर करू लागले आणि तीन महिन्यानंतर इतर मंडळी जशी पॅरोलवर सोडत होती तशी मला पॅरोलवर सोडण्याची अनुज्ञा आली आणि मी बाहेर पडलो मी करायला जाऊन विचार केला की पॅरोलची मुदत काहीतरी दोन महिने होती या दोन महिन्यांच्या मुदतीमध्ये माझ्या घरची जबाबदारी पूरी करण्याच्या दृष्टीने काहीतरी पावले टाकली पाहिजेत या काळामध्ये माझे मित्र आबासाहेब वीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून मी त्यांना माझी मनस्थिती आणि परिस्थिती कळवली त्यांचाही निरोप की तुम्ही बाहेर राहणे आवश्यक आहे तुमच्या घरच्या प्रश्नाकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही राजकीय प्रवेश तुमचा आहे तो संबंध आम्ही योग्य प्रकारे सांभाळून नेऊ तुम्ही पॅरोल वाढवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या वकिलीच्या व्यवसायाकडे लक्ष द्या कारण त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता गणपतरावांना मिरज किंवा कुठेतरी चांगल्या ठिकाणी नेऊन उत्तम अशुधोपचार करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय यातून दुसरा रस्ता दिसत नव्हता मी जर काही केले नाही तत हे घर मोडून पडणार असे चित्र मी पाहिले आणि पॅरोलची मुदत वाढवण्यासाठी मी गृहकात्याला लिहिले त्याचा काय निकाल येईल याची मला कल्पना नव्हती परंतु पुढे दोन महिन्यांनी त्यांनी माझ्याविरुद्धचा प्रतिबंधक कायद्याखालचा आदेश मागे घेतला असे त्यांचे मला उत्तर आले आणि मग मी स्थिर मनाने घरच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ लागलो गणपतरावांना मिर्जेला चांगल्या डॉक्टरच्या नजरेखाली ठेवले माधवनगर येथे एक घर भाड्याने घेतले आणि तेथे नेऊन त्यांची व्यवस्था केली गणपतरावांच्या बरोबर त्यांची व्यवस्था करण्याकरता माझी थोडली बहीण तेथे राहिली त्यांची पत्नीही त्यांच्यावर गेली आता मला कराडचे घर आणि माधवनगरचे घर अशी दोन्ही घरे चालवायची होती वकिलीला पुन्हा सुरुवात करताना एकदम सर्व उत्तम झाल्याची शक्यता नव्हती त्यामध्ये प्रगती जी होणार ती हळूहळूच होणार होती परंतु तेथे स्थिर झालेले दोन ज्येष्ठ वकील श्री पंडितराव भदरे आणि श्री अब्बास भाई यांची मला खूप मदत झाली आणि त्यामुळे मी माझ्या फौजदारी गुन्ह्याच्या वकिलीचा जम थोडाफार बसवू शकलो दोन्ही घरांचा चालू खर्च चालू नाही इतके उत्पन्न मी महिन्याला मिळवू लागले आणि हे एकोणीशे चौवेचाळीस साल केव्हा निघून गेले हे लक्षात सुद्धा आले नाही माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये एकोणीसशे चौवेचाळीस साल जरी केव्हा गेले हे मला कळले नाही तरी सातारा जिल्ह्यातील पत्री सरकारची वा प्रति सरकारची जी संघटना आकार घेत होती तिचे स्वरूप व काम या वर्षात अधिक विस्तृत आणि परिणामकारक बनत चालले होते त्यांनी ठिकठिकाणी न्याय समित्या स्थापन केल्या होत्या व गोरगरिबांगुरीला न्यायदूर केल्याची उदाहरणे लोकांच्या डोळ्यांपुढे येऊ लागली होती ग्रामीण भागात लोकांना त्रास देणाऱ्या गुंड लोकांनाही एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती आणि भूमिगत चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा धबधबा ए प्रकारे वाढत जात होता श्री किसनवीर हे संघटनात्मक प्रमुख म्हणून भूमिगत चळवळीचे नेतृत्व करत होते माझा त्यांच्याशी संपर्क होता अशा संघटना जेव्हा सत्ताधाऱ्यासारख्या वागू लागतात तेव्हा त्यात दोषे निर्माण व्हायला लागतात असे काही दोष याही भूमिगत चळवळीत निर्माण होऊ लागले होते श्री आबांना मी निरोपा कळवी अशा काही गोष्टी कळवत असे तेही त्याची काळजी घेत असत या भूमिगत चळवळीमध्ये हळूहळू जो महत्वाचा दोष वाढत गेला तो हा होता की कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळे गट पडले आणि त्यांच्या स्पर्धा सुरू झाल्या कोणत्या क्षेत्रासाठी कोणत्या गटाने काम करायचे संबंधाने काही वादग्रस्त प्रश्नही उपस्थित झाले पण राजकीय दृष्ट्या माझ्या मतारे ही किरकोळ गोष्ट होती जिल्ह्यामध्ये भूमिगत कार्यकर्त्यांची एक प्रकारची सत्ता स्थापन झाली आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये असे वातावरण निर्माण झाले होते कराड पाटण वाळवे तासगाव वाई सातारा कोरेगाव आणि शिराळा या तालुक्यात तसा विशेष परिणाम दिसून येत असे ज्यांचा उल्लेख केला पाहिजे असे अनेक कार्यकर्ते आहेत पण त्या सर्वांच्या नावाचा उल्लेख त्यांच्या या कामात माझ्याशी व्यक्तिशा संबंध आला नसल्याने मी करू इच्छित नाही परंतु असंख्य कार्यकर्ते या चळवळीचे सैनिक म्हणून काम करत होते हे उघड होते आणि जस त्यांची शक्ती वाढत गेली तस तशी सरकारी यंत्रणाही अधिक चिडत गेली परंतु त्याचा काही उपयोग होत नव्हता माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातल्या या कार्यकर्त्यांना भेटण्याकरता स्वतः श्री अच्युतराव पटवर्धन सातारा जिल्ह्यात एकदा येऊन गेले असे मी ऐकले होते ते किती खरेखोटे हे मला माहीत नाही परंतु ही वार्ता त्यावेळी जिल्ह्यात खूप पसरली होती अशा वार्त्यांनीही अशा चळवळींचा दबधबा वाढतो कारण या चळवळीला केंद्रीय संघटनेचा पाठिंबा आहे याची जाणीव लोकांना होते आणि त्यामुळे अशा हो चळवळीची शक्ती वाढते सातारा जिल्ह्यातल्या या भूमिगत चळवळीची अशी प्रगती होत असताना ज्या पार्श्वभूमीवर ही चळवळ चालली होती त्या युद्धाची काय परिस्थिती होत होती हीही पाण्यासारखे आहा एकोणीश च्या जून महिन्यात युरोपमध दोस्त राष्ट्रांनी आपली दुसरी आघाडी उघडली फ्रान्सच्या नॉर्मनडीजा किनाऱ्यावर मोठ्या बहादुरी सैन्य उतरवून आगक्स करत हैन्य पॅरिसच्या दिशेनिजावू लागल रशियान ग्रिन वर्ष हितलच्या रनगाड्यांच्या आणि विमानांच्या ताफ्यांशी एकाकी झुंज दिली होती आणि त्यात फार किंमत मोजावी लागली होती रशियन भूमीवर शेकडो मैल जर्मन सैन्य आत घुसले होते स्टालिन ग्राडला वेढा पडला होता मॉस्कोपासून काही मैलांवर सैन्य येऊन पोहोचले होते अशा परिस्थितीतही आपले धैर्य खचू न देता आणि अशा तऱ्हेचे युद्ध करण्याकरता आवश्यक असणारी जी औद्योगिक यंत्रणा असते तिची क्षमता कमी होऊ न देता युद्ध साधनांचे उत्पादन चालू ठेवले आणि युद्धाच्या आघाडीवर सैनिकांच्या मार्फत पराक्रमाची शर्त केली ही दुसरी आघाडी युरोपमध्ये उघडल्यानंतर रशियावर असणारा जर्मन सैन्याचा दबाव कमी झाला आणि नवीन सामग्री आणि उभे राहिलेले नवे सैन्य यांचे जसा महापुरचा लोंडा वाहत जातो तसे रशियन सैनिकांचे लोंडे पोलंडमध्ये आणि बाल्कन देशांमध्ये घुसू लागले एकोणीसशे चौवेचाळीस सालची ही राजकीय पार्श्वभूमी पाहताना पुढचे एकोणीशे हे साल निर्णायक वर्ष ठरणार असे माझ्या मनाने घेतले युरोपमधील युद्धाचा लागण्यास आता फक्त काही महिन्यांचा अवधी राहिला होता गेली सहा वर्ष युद्ध ज्या चढ उतरातून गेले होते त्यांचे बरे वाईट परिणाम ब्रिटिश जनतेने भोगले असल्यामुळे ब्रिटिश सत्ताधारी नसले तरी ब्रिटिश जनता यातून काही नवीन शिकली असली पाहिजे अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली होती हे युद्ध संपल्यानंतर हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सुटायचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास मनामध्ये वाटत होता या घडामोडींची प्रत्यक्ष प्रक्रिया काय राहील या संबंधाचे चित्र मात्र डोळ्यापुढे येत नव्हते पण जागतिक परिस्थितीच असे आगळेवेगळे रूप घेत होती की यातून नव्या हिंदुस्तानचा जन्म व्हावा एकोणीसशे पंचेचाळीस साल जस जसे जुने होऊ लागले तस तसे ज्यांना हिंदुस्तानचे राजकारण समजत होते अशा जाणत्यांना सत्तांतराची चाहूल लागली असे म्हटले तरी हरकत नाही पूर्वेकडे ब्रम्हदेशामध्ये दे, जपानच्या विरोधी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना छोटे मोठे विजय मिळू लागले हेही एक सूचिन्ह होते युरोपच्या युद्धाबरोबर जपानचे युद्ध संपणार नाही हे स्पष्टच होते त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील हेही उघड होते परंतु तो काही महत्वाचा अडथळा नाही अशी सर्वांची समजत होती प्रत्यक्ष अॅटम बॉम्बने जपान युद्धाचा शेवट जसा झाला त्याची मात्र कुणाला काहीच कल्पना नव्हती एकोणीशे पंचेचाळीसच्या जून जुलै महिन्यामध्ये ब्रिटिश अंतर्गत राजकारणामध्ये मोठी उलथा पालन झाली ज्या राष्ट्रीय सरकारने जर्मनीचा पराभव करेपर्यंत युद्धाचे नेतृत्व केले होते ते राष्ट्रीय सरकार संपुष्टात आले जपानचा पराभव होईतोपर्यंत राष्ट्रीय सरकार चालवावे अशी सूचना चर्चिल जे मजूर पक्षाचे श्री अॅटली यांनी केली होती पण ती साफ नाकारली अॅटलिनच्या या नकाराम्ळ दूरदृष्टी आणि योग्य वीग्य राजकीय निर्णय घ्यायची शक्ती होती, हे स्पष्ट होत श्री अॅटलिनच व्यक्तिमत्व चर्चिल यांच्या तुलनेत कमी आकर्षक होते। परंतु विचारांची स्पष्टता असणार आणि मजूर पक्षाची व सहातवाद्यांच्या पाहण्याची जी मूळ दृष्टी होती त्यादृष्टीन काम करणार तिप्रामाणिक पुढारी होत चर्चिलपक्ष काही बाबतीत ती मोठा माझी नीच भावना राहिली आह मी संरक्षण मंत्री म्हणून पुढे लंडनला ग्रियानंतर त्यांना मी एक खाना दिला होता आणि त्यांच्याशी भारताच्या काही संरक्षण प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळाली होती याचा मला रास्त अभिमान आह अटले यांनी एकोणीशे पंचेचाळीस साली राष्ट्रीय सरकार पुढे चालू न ठेवता निवडणुका घेणे अपर्यार्य ठरवले त्यामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवायला फार मोठी मदत झाली आहे ही गोष्ट लक्षात यावी म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कामाचा इथे मी उल्लेख क्लाआ आहे चर्चिल या निवडणुकीला फारसे उत्सुक नव्हत युद्धाचे नेतृत्व करण्यास लागणारे वक्तृत्व लढाईच्या तंत्राचे ज्ञान आणि लोकांना लढाईच्या काळामध्ये हवे असणारे ढंगदार नेतृत्व देण्याचे कौशल्य हे सर्व त्यांच्याजवळ होते पण प्रत्यक्ष लोकमताच्या परीक्षेची वेळ जेव्हा जवळ आली तेव्हा ती टाळावी असा आज प्रयत्न केला त्यांच्या युद्धाच्या आठवणींच्या शेवटच्या ग्रंथामध्ये दिलेला एक प्रसंग सहज माझ्या ध्यानात येतो निवडणुका जुलैच्या शेवटच्या डोळ्यात जाहीर करून ते पोर्ट सॅण्डम येथील बैठकीकरता चालले असताना स्पेनच्या सीमेवर एका अतिशय सुंदर स्थळी विश्रांतीसाठी थांबले होते आणि वेळ जावा म्हणून त्यांचा चित्रकलेचा जो नाद होता तो पूरा करण्यासाठी हातामध्य ब्रश घेऊन तिच्या आवडीची दृष्ट्य टिपत होती त्यांनी सांगितले आहे की या कामात मी गुंतलो असताना सुद्धा ही निवडणूक दारावर टकटक करते आहे किंवा खिडक्यातून वाकून बघत आहा अस मला वाटू लागलं चर्चिलन निवडणुकीची किती धास्ती घेतली होती याचा यापक्षा आणखी काय प्रभाव पाहिजे आहाणीश पंचेचाळीसच्या जुलैच्या आठवड्यात निवडणुकीचा निकाल लागला आणि युद्धकाळाचा हा इंग्लंडचा परमश्रेष्ठ नेता एका पराभूत पक्षाचा नेता ठरला हिंदुस्थानातील सत्तांतराच्या राजकीय हालचालींनी या क्षणी जन्म घेतला असे म्हटलं तरी चालेल एकोणीशे साल सुरु झाल्यानंतर स्थानबद्ध असलखापैकी पुष्कळ लोक सुटून येऊ लागल वर्किंग कमिटीच बरेच नेत्रिटून बाहेर आल आणि एक प्रकारचे मोकळे वातावरण राजकारणामध्ये सुरु होऊ लागल मला आठवत आजकाळात हो गांधीजी विश्रांतीसाठी पाच गणेला आल हो त्यावेळी सातारा जिल्ह्यातील भूमीगत चळवळी संबंधाने सरकारी प्रचार अगदी एकांगीपणाने चाललिया होता भूमिगत चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बदनाम करण्याचा संघटित प्रयत्न सरकारनं सुरु केला होता आणि त्याला त्रसिद्धी देत होते, या भूमिगत चळवळीची माहिती गांधीजींच्या कानावर गेली होती एवीतवी तिथे आपल्या जिल्ह्यात आलचआहेव त्यांच्याशी ते जाऊन भून बोलल पाहिजे असं मी आणि माझ्या मित्रांनी श्री भाऊसाहेब सोमन यांना आग्राने सांगितल आणि पाच गणीला गांधीजींशी आम्ही मुलाखत मागितली गांधीजी तिथे विश्रांतीसाठी आले होते, त्यामुळे त्यांना जास्त त्रास द्यायचा नाही असे सामान्याचं धोरण होत पण अर्ध्या तासाचा वेळ त्यांनी आमच्यासाठी दिला आणि तमच्याशी फार मोकळे वागले शांतपणे आमच बोलणे त्यांनी ऐकून घेतली भूमिगत चळवळीच्या लोकांची बाजू मांडण्याच काम श्री भाऊसाहेब सोमनांनी आणि मी कल गांधीजींनी आम्हाला सांगितल या संबंधाने सगळं ऐकलं आह या चळवळीच्या सर्व प्रकाराबद्दल मी माझं मत देऊ इच्छित नाही पण या चळवळीत काम करणारे सर्व दक्षभक्त आहेत मी मान्य करतो त्यांच्या पद्धती या माझ्या पद्धती नाहीत हेही मला स्पष्ट केलं पाहिजे वगैरे वगैरे आम्हाला एवढेही पुरेसे होते गांधीजींच्या तोंडून भूमिगतांच्या कार्यक्रमाला आशीर्वाद मिळवणे शक्य नव्हते आणि आवश्यकताही नव्हते परंतु भूमिगतांच्या सर्व क्रियाशीलतेच्या पाठीमागे राष्ट्रीय स्वतंत्रच्या चळवळीची उर्मी होती ही गोष्ट या देशाच्या सर्वश्रेष्ठ नेत्यांनी मान्य केली यात सर्व काही पोचले अशी आमची भावना आहे त्यानंतर वृत्तपत्रात पंडित नेहरुंची भूमिगत चळवळीसंबंधीची मुलाखत वासली आणि अभिमानाने उर भरून आला जेव्हा राष्ट्र दडपशयखाली दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता तिव्हा जनता जर बंड करून उठली नसती तरच आश्चर्य होत हिंस अहिंसि प्रश्न तांत्रिक आह अशा अर्थाच पत्रक त्यांनी काढले होत भूमिगत चळवळीला आणि कार्यकर्त्यांना नैतिक पाठबळ दिल होत या तऱ्हे आणि जगात राजकारणाने खुपच वगळप घभाविकपणान त्याच आमच्या जिल्ह्यातही परिणाम होऊ लागल जे फार कडवे भूमिगत होते ते झालेला बदल अजून समजू शकत नव्हते परंतु त्यांचा जीव धोक्यात असल्यामुळे त्यांची ही गोष्ट समजण्यासारखी होती एकोणीशे पंचेचाळीस साल जसजसे पुढे जाऊ लागले तसतसे हिंदुस्थानमध्येही निवडणुका होणार अशा चर्चा सुरू झाल्या एटलिनच्या मंत्रिमंडळाचे एक शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी हिंदुस्थानमध्ये येऊन गेले आणि राजकारणामध्ये नव्या नव्या घटना घडवणारा एक नवा वेग निर्माण झाला आपल्या देशात आणि योग्य त्या क्रमाने आपल्या जिल्ह्यातही निवडणुका होणार हे स्पष्ट झाले याचा जो परिणाम व्हायचा तो संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आणि भूमिगत चळवळीवर झाला भूमिगत चळवळीतील कार्यकर्ते या निवडणुकीच्या प्रश्नाकडे समजूती पाहत होते परंतु त्यांना त्यात विशेष रस वाटत नव्हता त्यातील काही लोकांशी माझी बोलली झाली तेव्हा त्यांनी सांगितले याच्यातून हिंदुस्थानला स्वातंत्र्य प्राप्त होईल असं आम्हाला अजूनही वाटत नाही स्वातंत्र्यासाठी क्रांतीचं वातावरण सतत टेवट ठेवलं पाहिजे आणि ते कठीण काम आम्ही लोक करत राहू असा त्यांचा दावा होता मी या वादविवादात फारसो पडलो नाही पण मी त्यांना माझ्या दृष्टीने समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगत राहिलो की तुमच्या कामात आता अधिक काही गुंतागुंत होईल असं काही होऊ देऊ नका हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा आता फक्त वर्ष दोन वर्षाचा प्रश्न आहे उज्जाडण्यापूर्वीची ही पहाट आहे अर्थात हे ते सर्वच मान्य करत नव्हते हो परंतु माझी बाजू ते ऐकून घेत होते एकोणीशे साली मी मुख्यतः माझ्या घरच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून वकिली करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु भूमिगत नेत्यांशी अधूनमधून संबंध ठेवण्याचे योग येत असत ही ते थे ठेवत असे आणि तेही थे ठेवत असत यावेळेला आमच्या कराड शहरामध्ये एक नवे छोटेसे काम निर्माण करण्याची संधी मला प्राप्त झाली एका शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यामध्ये संघर्ष उभारायला मी गावागावातील एक प्रमुख तरुण कार्यकर्ता म्हणून शिक्षक मंडळी माझ्याकडे आली त्या शिक्षक मंडळींचे नेते श्री शंकरराव करमळेकर होते त्यांनी त्यांच्या संस्थेच्या चालकांशी झालेल्या संघर्षाची मला सांगितली तेव्हा न्याय मला त्यांच्या बाजूला दिसून आला मी शिक्षकांची बाजू घेतली यातून माझा आणि श्री शंकरराव करमळेकरांचा जन्मभराचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव सुरू झाला या, या संघर्षाच्या निमित्ताने शिवाजी एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था गावातील श्री रामविलास लाहोटी श्री शंकरराव करमळेकर श्री राजाराम पाटील श्री यशवंतराव पार्लेकर श्री अरब श्री गौरीहर सिंहासने या मित्रांच्या मदतीनं सुरु झाली कराड शहरामध्ये आज ही संस्था चांगली कामे करून राहिली आहा या संस्थेची आज तीन महाविद्यालय आह पाच सहा माध्यमिक शाळा आहेत शिक्षण प्रसार करण्याचे काम या संस्थेनं आपल्या शक्तीनुसार उत्तम प्रकारे पार पाडले आहे अशी माझी समजूत आह मला पुढे कराड सोडून जावे लागले म्हणून या संस्थेचा ट्रस्टी म्हणून माझा जेवढा संबंध राहिला तेवढाच आह प्रत्यक्ष काम श्री शंकरराव करमळेकर आणि त्यांच्या साथी करत होत आज ही काम मुख्यतः श्री पी डी पाटील हलक्ष घालून करत असतात एकोणीश साली अशा घडामोडींच्या काळातही एक स्थानिक स्वरूपाच नवीन कार्य आम्ही सुरु कल आणि तिकून राहिल यात मला आनंद आह श्री गणपतरावांच्या प्रकृती संबंधाने मी माझी जबाबदारी जरी पार पाडत असलो तरी त्यांच्या प्रकृतीमधवा तसा फरक दिसून येत नव्हता हो तोन तीन महिने माधवनगरला रहायच आणि परत कराडला यायच औषध पाणी घेत राहायचे त्यामुळे प्रकृतीची प्रगती थांबल्यासारखी होत असे त्यांच्या प्रकृतीत योग्य दिशेने फरक होत नाही याची मी मिर्जेच्या डॉक्टरांशी जाऊन एकदा तपशीलवार चर्चा करून आलो मी एकटाच गेलो होतो मला त्यांच्या प्रकृतीचे खरे स्वरूप समजावून घ्यायचे होते कायमचे मिर्जेस राहा असे त्यांनी मला आग्रहाने सांगता येत नव्हते बरे वाटू लागले की माझी प्रकृती चांगली आहे मला माझं नित्याचं काम केलं पाहिजे म्हणून ते कराडला येते घरचं तू एकटा किती करणार असे सांगून काही व्यापार धंदा करायला त्यांनी सुरुवात केली होती तो करण्यासाठी ते परत येत असत धंद्यांच्या कामातही ति बरच तरबज होते त्यामुळे मिर्ज पडून राहून वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा कराडला येऊन काम कल पाहिजे असा त्यांचा आग्रह अस त्यांना डॉक्टरांनी सांगितल पथ्य म्हणजे सिगारेट्स न ओढण्याच त्यांना ते जमल नाही मी जेव्हा मिर्ज़़़ला डॉक्टरांशी चर्चा कली तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितल खरं म्हणजे तिधा दोन वर्षाची सोबती आह त्यांची दोन्ही फुप्फुसं पोखरली गेली आह रोगी म्हणून अंतरणावर पडून राहण्याचा त्यांचा स्वभाव नाही आणि ज्याला हातखंडा म्हणता येईल असं औषध अजून तरी आमच्या हाती आलेलं नाही मी मोठा निराश होऊन परत आलो मला हे कुणाला सांगता येईना श्री गणपतरावांशी बोलणे अवघड फक्त गणपतरावांच्या एक दोन मित्रांशी या डॉक्टरांशी झालेल्या चर्चेतील काही बाग सांगितला आणि त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं त्याचा कधीकधी उपयोग होत असे कधीकधी उपयोग होत नसे एकोणीसशे पंचेचाळीसच्या शेवटी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून मी त्यांच्याशी प्रेमाचे भांडण केले आणि त्यांना सांगितले की तुमच्या आजाराची काळजी घ्या म्हणून मी माझं आवडता काम सोडून येथे राहिलो तर तुम्ही हे काय करता आहात माझ्या आग्रहाकरता ते परत मिर्जीला गेले आणि त्याचवेळी जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या खटपटींना जोर चढला मी एकोणीसशे साली श्री आत्माराम पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्याकरता केलेल्या खटपटींची मला आठवण झाली पण का कोण जाणे अशी खटपटली आपण करता करावी असे मला कधीच तीव्रतेन वाटले नाही माझे बहुतेक सर्व मित्र हे गृहीत धरुण होते की उमद्वार म्हणून निवडला जाना, त्यांच्या मताने ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होती पण मी त्यात रस घेत नाही याचे त्यांना आश्चर्य वाट मी त्यांना सांगत असे की एकोणीसशे साल आणि एकोणीसशे शाळ साल यांच्यामध्यार मोठा फरक झालेला आहे एक मोठे जनआंदोलन एक मोठे युद्ध होऊन गेलि आहा त्यामुळे उमेदवाराची निवड ही काही दर्जेदारपणाने आणि सर्वांच्या सल्लामसतीने व्हायला पाहिजे आमचे अनेक सत्तेदार अजून भूमिगत आहेत काही अजून जेलमध्ये आहेत अशा परिस्थितीत याला उमेदवारी द्या आणि याला देऊ नका अशा तऱ्हेच्या चर्चेत निदान मी तरी पडणार नाही आणि मी उमेदवार आहे असे मी मुद्दाम कुणाला सांगायला जाणार नाही निवडणुका काही आठवड्यानंतर आल्यावर स्वाभाविकच उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या सर्व कार्यकर्त्यांचा एकत्र बसून सल्ला घ्यावा असा विचार मान्य असणारे स्वामी रामानंद भारती यांच्या अध्यक्षतेखाली वाळवा तालुक्यात एका गावी त्या गावाचे नाव आज माझ्या लक्षात नाही एक मोठी सभा झाली आणि खूप चर्चेत झाली असे मी ऐकले मी या सभेला गेलो नव्हतो घाई करून आपण या सभेला उपस्थित राहू नये असे काहीतरी माझ्या मनात घर करून बसले होते त्याचप्रमाणे श्री गणपतरावांना आजारी टाकून मी निवडणुकीच्या राजकारणात पडावे ही कल्पनाही मला बरी वाटत नव्हती त्या सभेमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चांगल्याच उलटसुलट नरम गरम अशा झाल्या आणि शेवटी उमेदवारांच्या नावांबाबत कार्यकर्त्यांनी मतदानही केले मला त्या संध्याकाळी मिर्जत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी हे सांगितले सर्वात जास्त मते माझ्या नावाला पडली होती तेव्हा आता कृपा करून पुढे पाऊल टाका आणि निवडणुकीची तयारी करा हा सल्ला दखण्यासाठी ही मंडळी मुद्दाम त्या सभेतून मी मिर्जेला होतो तेथि आली होती या माझ्या होकार नकाराच्या चर्चेतशेवटी श्री गणपतरावांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी सांगितल माझ्या आजारासाठी तू जर ही निवडणूक लढवणार नसलास तर या दवाखान्यात मी एक क्षणमय राहणार नाही आयुष्यात काही गोष्टी केव्हा केव्हा आपणहून चालत येतात तेव्हा त्यांना नकार देता, देता सामोरं जावं लागतं त्या पुन्हा अशा येतीलच याची खात्री नसते दुराग्रह सोड श्री गणपतरावांचा शब्द मी मांडला आणि त्यानंतर निवडणुकीचा उमेदवार होण्याच्या दृष्टीने मी कामाला लागलो माझ्या सर्व मित्रांना आनंद झाला इतर कोण उमेदवार असावेत या चर्चेतही जिल्ह्याच्या प्रमुख नेते मंडळींनी माझे विचारले माझे मत वाळवे तालुक्यातर्फे श्री के पाटील यांना उमेदवार म्हणून निवडले पाहिजे असे होते स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांच्या नावाला पाठिंबा होता जिल्हा काँग्रेसचे जुने अध्यक्ष श्री व्यंकटराव पवार हेही एक उमेदवार असावेत त्याचप्रमाणे कराडचे श्री बाबुराव गोखले अशा कार्यकर्त्यांच्या सूचना आल्या आणि यावेळी त्यानंतर फारसे वादविवाद न होता सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागासाठी माझ्या नावाचं चार नावे बांधण्यात झाली गेली जवळजवळ चाळीस वर्ष मी निवडणुकीचे राजकारण करत आहे परंतु इतकी सरळ बिनखर्चाची तत्वनिष्ठ व जनतच्या स्वयंस्फूर्त पाठिंब्यावर आधारलेली अशी कोणती निवडणूक असेल तर ती एकोणीसशे शेचाळीसची निवडणूक होय हि मला कबूल केले पाहिजे एकोणीशे बेचाळीसच्या उग्र आंदोलनानंतर होत असलोली ही पहिली निवडणूक असल्यामुळे हो या निवडणुकीचा प्रचार हा या चळवळीच्या यशाचा प्रचार होता लोकांचे मन उत्साहन इतके तुडुंब भरून गेल होते की आम्ही उमद्वार भाषण करण्याऐवजी नुसता नमस्कार करण्याकरता जरी लोकांच्या पुढे राहिलो तरी टाळ्यांचा कडकडाट होत अस लोकांच प्रेम काटोकाट भरून आल होते आम्ही जिथे जाऊ तिथे हजारोंनी माणसं ताटकळत वाटपात बसलेली असत शक्यतो प्रयत्न करून आम्ही चारही उमेदवार एकत्र प्रचारासाठी हिंडलो आणि त्याचाही अतिशय योग्य तोच परिणाम झाला माझीही निवडणुकीचे काम सुरू झाल्यानंतर श्री गणपतरावांनी हॉस्पिटल सोडून दिले आणि सरळ कराळमध्ये मुक्काम ठोकून ते निवडणुकीच्या कामात लक्ष घालू लागले त्यांना मी सांगून बघितले पण त्याचा उपयोग झाला नाही आपला भाऊ मुंबई विधानसभेसाठी निवडणूक लढवतो आह याचा त्यांना अतिशय आनंद झाला होता त्यांच्या त्या आनंदात काही कमतरता यावी अशी इच्छा माझ्याही मनात नव्हती हो म्हणून मी तो प्रश्न तसाच तिथे सोडून दिला गेल्या चाळीस वर्षात राज्य विधानसभेची धरून दहा निवडणुका मी लढवल्या कधी चुरशीच्या कधी थोड्या मतांनी कधी लाख मतांनी तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत प्रत्येक निवडणुकीतील अनुभव वेगळा राजकीय खोट्या वेगळ्या त्यावेळेचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे अशा होत्या पण एकोणीसशे शेचाळीस सारखी सर्व मान्य निवडणूक कधीच झाली नाही ही आणि नाशिकची पार्लमेंटची निवडणूक सोडली तर माझ्या सर्व निवडणुका मोठ्या वादळी होत्या प्रतिपक्षांनी आपापल्या मुलूक मैदानी तोफा डागल्या होत्या अभद्र आणि कटुतीच्या प्रचाराचा त्यांनी कळस केला या सर्व निवडणुकात माझा सर्वात मोठा प्रचारक माझा मीच असे संभाषण शैलीतील मनमिळावू सुसंस्कृत तत्वनिष्ठ आणि प्रांजा प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे असे माझ्या लक्षात आले आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्ता मित्रांच्या संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो लोकशाहीच्या राजकारणात त्याच्यापेक्षा अधिक काय अपेक्षा करायची लोकसभेसाठी एकोणीशे त्रेसष्ट साली नाशिक जिल्ह्यातून मी निवडणूक लढवली तेव्हा मी बिनविरोध निवडून आलो परंतु त्यामुळे लोकांमधे प्रचारासाठी जाण्याचे कारण पडले नाही व जनसंपर्क आला नाही ही त्या निवडणुकीतील एक उणीव भास मला भासली नाशिककरांनी मला बिनविरोध निवडून दिल याचा मला नवीच अभिमान वाटत आला आहा नाशिकच्या या निवडणुकीनंतर नाशिक इथं भरलेल्या एका सभेत कवी कुसुमाग्रज यांनी काढलेले पुढील उद्गार मी कधीच विसरणार नाही भूगोलात कृष्णा गोदावरीचा संगम नाही पण या निवडणुकीने हा संगम इतिहासात घडून आला एकोणीसशे शेचाळीसमधील या निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी मी क्राडमध्ये राहिलो मतमोजणी सातारा येथे होती माझे प्रतिनिधी म्हणून मी माझे बंधू श्री गणपतराव यांना पाठवून दिले त्यांची इच्छा होती आणि हौस होती मलाही बरे वाटले की ते हे काम पाहायला गेले निवडणुकीचा निकाल तर स्पष्टच होता फक्त तांत्रिकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या तो जाहीर व्हायचा होता आम्ही काँग्रेस पक्षाचे चाराई उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आलो आणि मी जीवनाच्या एका नवे आणि अनोख्या पण आकर्षक क्षेत्रात पदार्पण केले यामुळे माझ्या जीवनाला संपूर्ण वेगळे वळण लागणार आहे ला असे जेव्हा माझ्या लक्षात आले नाही परंतु या निवडणुकीने माझ्या जीवनामध्ये संपूर्ण बदल केला ही गोष्ट मला मान्य केली पाहिजे माझ्या बंधूंचा सल्ला न मानता मी किंचित बाजूला राहण्याचा प्रयत्न केला असता तर ती थी आयुष्यातील फार मोठी चूक झाली असती असे मला प्रामाणिकपणे कबूल केले पाहिजे माझ्या निवडणुकीच्या यशानंतर मी माझ्या आईच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला त्यानंतर अनेक महिलांनी येऊन मला ओळाळले माझी पत्नी जो वेणूबाई हिनेही येऊन मला ओवाळले तेव्हा माझे डोळे पाणावले मी तिलाच ऐकू जाईल असे सांगितले वेणूबाई या यशात तुझाही वाटा आहे ती किंचितची असली आणि म्हणाली अशी वाटणी करायची नसते स्वातंत्र्य लढ्यातले माझे अनेक मित्र आले डोळ्यात आनंदश्रू आणून मी माझ्या गळ्यात पडून माझे अभिनंदन करून गेले या यशाचा जो आनंद मी अनुभवला तो काही वेगळाच होता जीवनात असे क्षण कुचितच येतात आमची ही निवडणूक एकोणीसशे शेचाळीसच्या मार्च महिन्यात झाली आणि मार्चच्या तीस तारखेला काँग्रस्त पार्लमेंटली पार्टीची सभा मुंबईला प्रदेश काँग्रस्त कमिटीच्या कार्यालयात भरणार आहे असे निमंत्रण मिळाले आमच्या सातारा जिल्ह्यातून निवडून आल बहुतेक सर्व उमदवार एकत्र जमलो आणि सर्वजण मिळून मुंबईला निघालो आमच्या निवडणुकीसाठी जी मोटार आम्ही बाड्याने ठरवली होती ती तोपर्यंत आमच्याच ताब्यात होती तेव्हा ती मोटार घेऊनच आम्ही मुंबईत गेलो बरोबर आमच्या जिल्ह्यातील वृद्ध पुढारी श्री भाऊसाहेब सोमन हे अत्यंत अगत्याने आले आणि आम्ही त्यांच्यासह सा। सातारा ते मुंबई प्रवास मोठ्या आनंदात केला मुंबईत आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलो श्री के पाटील श्री सिंहासने आणि मी मात्र माधवाश्रमात मुक्कामाला गेलो पक्षाची सभा ही एक औपचारिक सभा होती श्री बाळासाहेब खेरांची पक्षनेता म्हणून औपचारिक निवड झाली त्यावेळी सरदार पटेल हजर होते त्यांनी आशीर्वादात्मक भाषण केली आणि सभा संपवली दुसऱ्या दिवसापासून आम्ही पुन्हा मुंबईमध्ये भटकंती करायला सुरुवात केली मंत्रिमंडळ बनवण्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या पण त्यामध्ये श्री बाळासाहेब खेरांशी जाऊन भेटावे व बोलावे असे माझ्या मनातही आले नाही कारण त्यांची माझी ओळखही नव्हती श्री भाऊसाहेब सोमन जे आले होते ते आमचे हरजन उमेदवार श्री गणपतराव तपासे यांच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आले होते असे त्यांनीच मला सांगितले होते त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी कुणाला सांगावे बोलावे असा प्रश्न निर्माण झाला नाही पण श्री केळडी पाटील यांची मात्र इच्छा होती की आपण काही प्रयत्न करावा त्यांची आणि श्री मोरारजीबाई देसाईंची एरवडा जेलमधली दाट ओळख होती श्री मोरारजीबाईंना भेटावे असे त्यांच्या मनात आले पण मी त्यांना आवरले मी त्यांना सांगितले आपलं काम आणि नाव पुढाऱ्यांना माहीत असली पाहिजे नाही तर ते पुढारी कसले आपण कृपा करून माझ्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जाऊ नका तुम्हाला स्वतःसाठी जाऊन प्रयत्न करायचा असेल तर जरूर करा ते म्हणाले मला मंत्रिमंडळात जाण्याची मुळीच इच्छा नाही प्रयत्न करायचा असस्त तर तो तुमच्यासाठी असाच एक दिवस गेल्यानंतर आमच्या जिल्ह्यातून निवडून आलखि आमदार श्री बाबासाहेब शिंदे आणि आमच्या शिराळ्यापट्यातील मुंबईत वकिली करत असलखि श्री माधवराव देशपांडे माधवाश्रमात आमचा शोध घेत आल श्री क्रडी पाटील कुठेतरी बाहेर ग्रि म्हणून मी एकटाच तेथे होतो श्री बाबासाहेबांनी मला आपल्याबरोबर चालण्याचा आग्रह केला ते म्हणाले श्री माधवराव देशपांडे हे तुम्हाला नेण्यासाठी आले आहेत त्यांच्याबरोबर आपण जाऊया कशासाठी कुठे असं मी त्यांना विचारले पण त्यांनी उत्तर देण्याची टळाटाळ केली ते गाडी घेऊन आले असल्यामुळे हो त्यांच्या गाडीतूनच मी गेलो मला वाटले कुठेतरी जवळपास प्रवास असेल गाडी बराच वेळी उत्तरच्या दिशेने पुढे पुढे जात राहिली तेव्हा मी जरा आग्रह त्या मंडळींना विचारले आपण कुठे चाललो आहोत श्री माधवराव म्हणाले आपण उपनगरात चाललो आहोत श्री बाळासाहेब खेरांनी तुम्हाला बोलावून आणायला सांगितलं आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो आह यावेळेपर्यंत आम्ही श्री बाळासाहेबांच्या बंगल्याच्या दाराशी पोहोचलो होतो मी काहीसा आश्चर्यकित झालो होतो व काही गोंधळून गेलो होतो माझ्याबरोबरच्या या दोन ज्येष्ठ मित्रांबरोबर मी त्या घरात प्रवेश केला आणि आम्ही बाळासाहेबांच्या बैठकीत जाऊन उभा राहिलो तो साध्या पोशाखातील श्री बाळासाहेब खेर नेहमीप्रमाणे हसून नमस्कार करत पुढे आले आणि म्हणाले या चव्हाण या बसा आम्ही बसलो नंतर त्यांनी माझ्याकडे वळून सांगितले मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही पण पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून मी तुमची निवड केली आहे हे सर्व मला अगदीच अरपेक्षित होते त्यामुळे आपण काय बोलावे हे चटकन माझ्या लक्षात आले नाही म्हटलं ठीक आहे मी घरी जाऊन येतो मी काही तातडीने हजर होणार नाही आज जेव्हा मी या घटनेचा विचार करतो तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरीपद मला दिले या संबंधाने मला काही फारसे बरे वाटले नव्हते ही गोष्ट मला कबूल केली पाहिजे माझे काम आणि माझी जाण यांच्या तुलनेने हे किरकोळ काम आहे अशी माझी भावना झाली पण या याबाबतीत तिथे चर्चा न करता आम्ही तिथून निघालो श्री बाळासाहेबांचे मी आभार मानले माझ्या दोन्ही मित्रांचेही आभार मानले श्री बाबासाहेब शिंदे यांना माझी मनस्थिती समजली असावी बाहेर आल्यानंतर ते मला म्हणाले यशवंतराव चूक करा नाही म्हणू नका तुमच्या सोडीने का, का होईना पण येऊन हजरवा बाबासाहेबांचा सा माझ्यावर फार वर्षांचा लोभ होता मी त्यांचेही आभार मानले आणि टॅक्सी करून माधवाश्रमात आलो श्री केथ परत आल होते त्यांना मी झालेला सर्व वृत्तांत सांगितला श्री केडी, हा मोठा व्यवहारी मनुष्य होता मी जो माझी भावना स्पष्ट केली तेव्हा ते म्हणाले तुमची भावना मी समजू शकतो परंतु श्री बाबासाहेब शिंदे यांनी दिलेला सल्ला मानून चालू मला त्यांचे सर्व काही बोलणे समजत होते पण पटत नव्हते मी सांगितले मला या बाबतीत विचार केला पाहिजे मी काही घाईघाईने गाए हजर नाही आपण तूर्त परत जाऊया श्री बाळासाहेबांनी नावाची घोषणा केली त्यामध्ये माझे नाव पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून प्रसिद्ध झाले आणि या प्रसिद्धीच्या वातावरणात मी दुसऱ्या दिवशी कराडला पोहोचलो श्री गणपतरावांची काही निराशा झालेली दिसली मी त्यांना मला काय वाटत होते ते सांगितले त्यांनीही बाबासाहेबांचा सल्लाच मान असे मत व्यक्त केले त्यानंतर जवळजवळ दहा दिवस मी कराडमध्ये होतो आणि इतर मित्रांशी चर्चा करत होतो सर्वांचा मनोदय मी जावे असाच मला दिसला सौ वेणुबाईंच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला ती म्हणाली आजपर्यंत एवढे कठीण निर्णय घेतले तेव्हा तुमच्या मनात चलबिचल नव्हती मग आताच असं का मी याचा अर्थ समजलो मी माझ्या आईला शेवटी विचारले ती म्हणाली मला तुझ्या राजकारणातलं काही समजत नाही पण तुला काही नवं काम करायची संधी आली आहे तर आता नको म्हणू नकोस माझ्यासाठी हा आमच्या वरिष्ठ न्यायालयाचा आदेश होता त्यामुळे मी मुंबईस निघण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्वांचा निरोप घेऊन आईच्या पायावर मस्तक ठेवून मी घराबाहेर पडलो आणि पुणे मार्गे रेल्वेने मुंबईच्या वाटेला लागलो दुसऱ्या दिवशी सकाळी पुणे स्टेशनवर त्या गाडीला जोडून असणारी मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन गाठली आणि त्या गाडीत जाऊन बसलो गाडीत निवाळांत बसल्यानंतर माझ्या मनात विचारांचे काउर उठले भूतकाळातील सुखदुःखांची दुसर क्षणचित्रे डोळ्यापुढे येऊ लागली त्याचप्रमाणे अनोळखी पण रंगतदार भविष्याची बोटेही आपल्याला पालवत आहेत असे वाटले माझ्या मनात येऊन गेल की माझ्या जीवनात मोठा बदल झाला आहे कृष्णाकाठी वाढलो हिंडलो फिरलो झगडलो अनेक नवी कामे केली मैत्री केली माणसे जोडली मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा काळ होता आता आम्ही कृष्णाकार्ड सोडून नव्या क्षितिजाकडे चाललो आह आता रंगी रंगी ते ते ती क्षितिजे रंगीबेरंगी दिसत आहेत परंतु प्रत्यक्षात तेथे पोहोच ती तशीच राहतील का कोण जाणे मी अशा विचारांच्या चंद्रित असतानाच आमच्या जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे एक पुढारी रावसाहेब मधाळे मजवळ आले आणि म्हणाले कुठे चाललात मी त्यांना सांगितलं अर्थातच मुंबईला नवं काम अंगावर घ्यायला त्यांनी आनंद व्यक्त केला आणि ते म्हणाले तुम्ही फार चांगल्या दिवशी हे नवं काम अंगावर घेत आहात मी म्हटले मी काही पंचांग पाऊल निघालो नाही पण आज असा कोणता महत्वाचा दिवस आहे ते म्हणाले आज चौदा एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे मी म्हटले फारच चांगला योगायोग आहे माझ्या धनीमणीसुद्धा नसताना हा दिवस निवडला गेला ही माझ्या जीवनातील महत्वाची घटना आहे असं मी मानतो आणि आमची डेक्कन क्वीन खंडाळ्याच्या गाड्यातून एका एकापाठोपाठ एक बोगदेमागे टाकत वेगाने पुढे चालली होती कधी अंधार तर कधी प्रकाश असा खेळ खेळत आमचा प्रवास चालला होता पुढच्या जीवनाचे हे प्रतिकत्तर नव्हते हो